ऑफिशियल स्वागत करू का पॉडकास्ट मध्ये सर्वांचं काय ऑफिशियल स्वागत वगैरे करायचं का पॉडकास्टमध्ये सर्वांचं मला ना खरंच ऐकूयाचा प्रॉब्लेम येतोय थोडा <laughs> बाकी तुम्हाला आवाज मला आदित्य हॅलो हॅलो मला तुझं बोलणं ऐकू येतोय आपलं फक्त आवाज ओके स्पीकर मला वाटतं स्पीकर बंद करून डायरेक्ट फोन कानाला लावला तर आवाजाच्या ह्याच्यात फरक पडतोय ऐकू येण्यात पण आणि बोलण्यात पण एवढं जरा ट्राय करून बघायला हो। एक मिनिट आता माझा उपयोग येतोय का हो माझ्या आवाज आता घुमल्यासारखं येतो घुमल्यासारखं येत मिनिट मी ब्ल्यूटूथ काढतो रेडी करला हॅलो आता हा येते ओके मी म्हटलं मग असं पॉडकास्टमध्ये ऑफिशियल स्वागत वगैरे करायचंय का सगळ्यांचं अगदी एक दोन ओळी सुरू काय करतोय तिथपत बोलायला हरकत नाही असं वाटतंय ना तर चालेल मग आपण आपलं जे हा राईट राईट त्या टिपणावरनच बोलू हा टिपणावरनच बोलू तसंच आपण जे पहिलं त्याचं भाग म्हटला होता ओळख आपल्या या सगळ्या विषयाची आपली आणि बेसिक चर्चा ती आता आपण सुरु करूयामध्ये जसं फेसबुकवर आधी मेघनाने अपडेट केलेला आहे त्यानुसार असं एकदम थोडस रॅन्डमली सुरुवात झाली आपली या सगळ्या विषयाच्या चर्चेला आणि मग त्यानंतर समान स्वारस्य असलेले लोक म्हणून आपण सगळे या पॉडकास्टमध्ये ऍड झालेलो आहोत आणि मी किरण मी मुंबईत असतो रिसर्चर आहे आणि कॉलेजमध्ये शिकवतो आणि वाचन मराठीत ब्लॉग लिहितो असा माझा साधारणपणे यात स्वाल असतो कारण तर आदित्य आदित्य लंडनला असतो त्यांनी त्याची ओळख दिली तो खारकून आहे आणि तो, तो कथाही लिहितो मध्ये मध्ये बरोबर ना आदित्य अगदी बरोबर हा त्यानंतर नंदन नंदन कॅलिफोर्नियाला असतो दूरसंचार अभियंता आहे आणि मेघना मेघना पण मुंबईतलीच आहे ठाण्याची आणि एक आयटी कंपनीत भाषांतरकार आहे आम्हा चौघांना एकत्र आणण्यात मेघनाचा मोठा हातभार आहे त्याच्यामुळे तिला पहिले त्याच्याबद्दल ठाकरे तर आपण आपल्या पहिल्या सत्राला जर आता सुरू करूया चालेल हो चालेल ओके सर बेसिकली मी एक एक ते प्रश्न किंवा मुद्दा मांडत जाईन मग क्रमक्रमानं मी विचारले की काला आणि मग त्याच्यासून जर आपल्याला बाकीच्या मुद्द्यांना जोड द्यायची असेल तर परत पाठवून बोलता येईल म्हणजे त्यानुसार मग सगळ्यांना अप ऑफ स्टेस मिळेल त्यान प्रत्येकाने आपापलं आप भाषण सारखं बोलण्यापेक्षा हो बरोबर हा बेसिकली सर सुरुवात अशी झाली चर्थीची की मी सासपाटील कुलवृत्तांत वाचर होतो आणि वाचताना मजा आली असं एकदम त्यात खेचून घेतल्या होती आणि ते वाचून असं मला वाटलं की मी खूप दिवसानी अशी मराठी कादंबरी वाचली ज्यात पूर्ण खेचला गेले होते आणि ला नंतर मग डोक्यात सहज विचाराला की आपण काय फ्रिक्वेन्सीने अशा कादंबऱ्या मराठीत वाचतो म्हणजे मी इंग्रजी कादंबऱ्या अशा वाचतो आणि त्याची फ्रिकवेन्सी जास्त आहे की ज्यात अगदी ओढले जातो म्हणजे आपण वाचायला लागल्यानंतर थांबवणं कठीण आहे आपल्याला अशा प्रकारे आणि मग त्यातून मला असं वाटलं की कदाचित मराठीतली शिक्षण जी आहे ती कमी होतीये मरतीये क्षीण होतीये काही त्यात शब्द प्रयोग असा वापरता येईल आणि ब्लॉग मध्ये मी लिहिलं होता, आय थिंक मेघनाला पण ते वाचून तसंच तिला वाटत आहे असं वाटलं किंवा तो मुद्दा रेझोनेट झाला आणि ते पुढे आलं तर त्याच्यामुळे आता आपण याच बेसिक मुद्द्याबद्दल काय आपलं निरीक्षण आहे अगदी प्राथमिक ते एक करून सांगूया आय थिंक मेघनापासूनच सुरुवात करू आपण रेझोनेट झाला की नाही मुद्दा मला माहिती नाही पण मला तो प्रश्न फार महत्वाचा वाटला आणि खरं सांगायचं तर मला त्याचं उत्तर नीडच माहिती नाही दोन प्रश्ना च विचार करता अपने मैं एक फिक्शन मिलते का प्रश्न खूब महत्वा विचार थोड़ी फार अकड़े आ दुसर प्रकार याद गोला बस लक्ष्य आल कि अरे खूब महत्व की खूब पुस्तक सापड़ता है मगू श्यूब पेटली आणि तात्विक आणि बऱ्यापैकी आहेत पण आपण ज्याला स्वस्त फिक्षण म्हणतो किंवा लोकप्रिय म्हणतो किंवा चटकदार पुस्तकं म्हणतो ती मला पुरेशी नाही वाचायला मिळत आणि माझ्या मते हा मेजर झोर आहे जो मुद्दा मांडला तो वाचनीयतेचा तसं अगदी खास समिती दृष्टीने फारसं महत्वाचं म्हणजे दिसलं तरी ते घरायला हवं पाचन्य शिक्षण किंवा लोकप्रिय शिक्षण तसं तर त्याची वानवा जाणवते का म्हणजे आपण मुख्य मुद्देत एक उपमुद्दा घेऊ की लोकप्रिय शिक्षण किंवा जे पुस्तक तुम्हाला आज खेचून घेतं जसं खेळून किंवा त्यात तुम्ही गुंतून पडता असं तुम्हाला जाणवत का की मराठीमध्ये कमी झालं नाही आपण आता असं आपल्या मुख्य मुद्द्यावरच बोलूया की तुला असं वाटतंय का की एकूण फिक्षण कमी होतीये मराठीत असं ओके मग आपण त्या भेटाच्या मुद्द्यावर येऊया की अशी लोकप्रिय आणि अजून दुसरी असं अच्छा नाही म्हणजे मला त्यात थोडं पार्श्वभूमी स्पष्ट करायची तर असं वाटत वा की पुस्तक आलं प्रकाशित झालं आणि ते लगेच मिळालं किंवा उपलब्ध आहे असं भौगोलिक अंतरामुळे मला शक्य होत नाही त्यामुळे या बाबतीत मी किंचित अच हात, हात राखून हातच बोलतो पण मला असं लागतं की हो की ज्यात गुंतून पडावं असं किंवा अं कुठल्याही अं म्हणजे कुठल्याही एखादी प्रेरणा किंवा भूमिका न घेता केवळ शिक्षणपोटी शिक्षण तसं स्वच्छ अं वाचण्याला मिळावं असं कमी झालं त्रास पाटील मी अद्याप वाचली नाही पण ती एक मर्यादा म्हणता येईल माझ्या बाजूने पण हो नक्कीच मला असं वाटत की मला या बाबतीत दोन दोन्ही बाजूंनी वाटत म्हणजे मला पहिल्यांदा मी पहिल्यांदा विचार करायला सुरुवात केला तेव्हा कमी झाली शिक्षण असं मलाही प्रकर्षाने वाटलं आणि जेव्हा त्याच्याबद्दल अजून तपशिलात आणि अजून खुपात विचार करत गेलो तेव्हा मला असं वाटलं की त्याला दुसरी बाजूही एक आहे आपण पहिल्यांदा शिक्षण कमी होण्याच्या वर बोलूया की माझ्या मते का कमी झाली असं मला असं वाटत की कसं असतं की ही त्या त्या काळाचा आरसा आहे की नाही ते लेखक त्या आकाशातनं पडलेले नसतात ते आपल्याच समाजातनं उगवलेले असतात आणि समाज ज्या पद्धतीने विचार करतो ज्या दिशेने विचार करतो त्याचं प्रतिबिंब लेखनात उमटणे हे स्वाभाविक असतं आता गेल्या वीस वर्षात अशी परिस्थिती होती की किंवा झालेली आहे की तो बदलाचा वेग प्रचंड आहे म्हणजे पंचवीस वर्षापूर्वी आपण जसे जगत होतो तसे आज आपण जगत नाही आणि त्या वेगाबरोबर फिक्शन सारखी गोष्ट ही पटकन मॅच होऊ शकत नाही कारण फिक्शन लिहिणं हे मुळातच वेळ काम आहे की काहीतरी तुम्हाला स्टिम्युलस मिळतो तो तुम्ही इंटरनलाइज करता तुम्ही त्याच्यावर कर विचार करता लेखक म्हणून आणि मग तो तुमच्या फिक्शनमध्ये येतो आणि हे सगळं घडायच्या आधीच पुढचा बदल आलेला असतो आणि मग तुम्हाला वाटतं की अरे काय चालू आहे म्हणजे तर हे कालवाही ठरेल काल तर हे हा हे एक मुख्य कारण वाटत आणि दुसरं दुसऱ्या दुसऱ्या बाजूबद्दल मी म्हणालो की फिक्शन कमी होते असं का वाटत नाहीये याच कारण ही हा बदलच आहे की ह्या बदलामुळे आपण ज्याला फिक्शन मानतो किंवा आपण ज्याला पारंपरिक मराठी फिक्शन मानतो असं आपण म्हणूया त्याला की मेटी लिहिलेली असते ती ती कुठेतरी छापलेली असते ती साधारण पंचवीसशे शब्दांनी एवढी त्याच्याक असत शीर्षक असत ही जी आपण धोबळमानाने व्याख्या मानतो त्या व्याख्याच्या बाहेर जाऊन लोक फिक्षण लिहायला लागतात याच काय उदाहरण आहे असं उदाहरण बघायचं झालं तर <laughs> अंतरजालावर लिहिणारे लेखक ते म्हणजे त्याच्यात सुद्धा मोठली मोठी आणि फेमस नावं आहेत आणि ती ते लोक त्यांचं कधी छापील याच्यात आलेलंच नसतं म्हणजे छापील त्याच्या मुख्य प्रवाहात आलेलंच नसतं त्यांचं कधी फेसबुकवर जे लिहिलं जातं ते हाही एक फ्लॅश फिक्सन सारखा प्रकार आहे की फेसबुकवर सुद्धा काही लोक तातत्याने सिरीज चालवतात म्हणजे देवदत्तर आजाद्याचे एक उदाहरण झालं ते त्यांचे ते सिंधू हे आता जे मुख्य प्रवाहात आलेलं पात्र आहे त्याची सुरुवात झाली होती अशा प्रकारे या बदलांमुळे uh, समाजातल्या टेक्नॉलॉजी मधल्या समाजाने अंगीकारलेल्या टेक्नॉलॉजी मधल्या uh, फिक्शनचा चेहराच बदलून गेला <Ciği> आणि ज्याला आपण वीस पंचवीस वर्षापूर्वी फिक्शन म्हणत होतो की त्याला आता फिक्षण त्याच्यापेक्षाही ती व्याख्या मोठी झाली असं असंही झालं तर त्याच्यामुळे ते जे आहे तो माहिती फिक्षणचा एकूण आकार तोच राहिला का आणि फक्त त्यातलं फिक्षण या गटातलं माध्यमांतर होत आहे का हेही त्याच्यामध्ये महत्वाचं थोडक्यात या बदलांच्या वेगाकडे इष्टापत्ती म्हणून पाहायला हवं एक असं की आ, आ, ते बदल आचराव करण्याचा वे किंवा तितका ठेवाव झालेला नाही पण त्याच बरोबर की वेगळ्या प्रकारचं शिक्षण येऊ शकलं पण तो मुद्दा मान्य पण तुला असं वाटतं का की हे जे वेगळ्या प्रकारचं किंवा पारंपरिक शिक्षण आहे ते तितपत सशक्त झालंय का असं तुझ्या वाटत का आता आता याचा संबंध तो एक मेघना जे मग वाक्य म्हणाली ती तुम्हाला पुरेसं शिक्षण मिळतं का आता माझं वैयक्त माझा वैयक्तिक अनुभव असा आहे की पुरेचं शिक्षण तुम्हाला कधीच मिळत नाही की तुम्ही तुम्ही काहीतरी शिक्षण वाचता आणि इंग्लिशही वाचतो मराठी वाचतो आणि तिसरी येत नाही पण कधी आपण शिक्षण वाचलं की वाटतं की अरे चांगलं असेल तर किंवा वाईट असेल तरी की अजून काहीतरी मिळायला पाहिजे ह्याच्यापेक्षा जास्त चांगलं मिळायला आता मराठीच मराठी टॉप असं होत की ने एकूणच साहित्य व्यवहाराचा जी हा मर्यादित असल्यामुळे मुळात ते कमी आहेत ते वो, त्या इष्टापत्तीमुळे त्या बदलांच्या इष्टापत्तीमुळे आधीच ते म्हणजे पारंपरिक त्याचं एक्सप्रेशन हे रोडावलेलं आहे म्हणजे संख्या वाढली असेल पण जे आवर्जून वाचावसं वाटतं जे जे पकड घेतली ते झालेलं म्हणजे जर आपण व्याख्या शिक्षणची अधिक विस्तृत केली तर कदाचित त्यात आपल्याला घट जाणणार नाही पण आपण आपल्या त्या पारंपारिक व्याख्याला चित करून तर मग कदाचित ती घट दिसेल आपल्याला असं तुझं म्हणजे बरोबर हा ठीक म्हणजे त्याच संघाने आपण तो विचार करत होतो की ती व्याख्या आपण सेम ठेवली समजा की बाबा शिक्षण म्हणजे काय आणि जर पाहिलं हा इंटरनेटच्या फिक्शनचा मुद्दा फार आपल्या डोक्याला आधी आला नव्हता पण ते थोडस माझ्या मध्ये स्वानुभवच वेगळा आहे म्हणजे एखादी कादंबरी वाचन असतात शेपानांची आणि इंटरनेटवरच एखादं वाचन फ्लॅश फिक्शन की असं हे दे वेगळं आहे दोन्ही आणि दुसरं म्हणजे मला वाटतं आपण ते मुरायला किंवा ते किती काय राहतं त्याचे काय परिणाम होतात हे सगळं बघायला थोडा वेळ जाऊ द्यायला लागेल त्याच्याबद्दल बोलण्यापूर्वी मग ते इंटरनेटवरचं फॅश फिक्शन वाचत लोक किती वेळ वाचत राहतात हाही अजून एक मुद्दा ठरलेला म्हणजे की ते इंटरनेटवर आल्यानंतर त्याची म्हणजे कधी कधीपर्यंत ते वाचलं गेलं हे जर पाहत तर माझ्या ते कदाचित फारच थोडा वेळ राहत असतील तुलनेने पारंपरिक फिक्शनच्या तसं पुढच्या मुद्द्याकडे मी थोडस फरकतो आपण आवडतं परत आपल्या पहिल्या मुद्द्याला रिव्हिजिट करू शकतो रिकॅप करताना आपल्या इथून ते म्हणजे की ती यादी बनवताना माझ्याही असं लक्षात आलं की म्हणजे व्याधी बनवताना आणि मी जिथे वाचनालयात जातो तिथल्या लोकांचं निरीक्षण करताना किंवा माझ्या घरात जे कोण वाचतात की ते पण जी पुस्तकं आणतात ती फिक्शनमध्येच मोडतात जसं माझ्या वडिलांनी तेव्हा चंद्रमुखी नावाचं पुस्तक आणलं होतं विश्वास पाटलांचं आणि माझं लक्ष झालं तेही मागच्या पंचवीस वर्षातलंच आहे आणि आपण जी यादी काढली सुमारे दोनशे पुस्तकांची त्यात ते नव्हतं मला असं वाटलं की कदाचित आपण फिक्शन म्हणून जे बघतो आहोत ते आणि फिक्शनच्या व्याख्येत अॅक्च्युली जे बसेल ते ह्यात सुद्धा फरक असू शकतो म्हणजे जसं मी विचारलं काय तर कोसला हे आपण फिक्शनमध्ये पकडतो पण कोसला हे अनेकांनी वाचलेलं नाही जे खरंतर सातत्यपूर्ण वाचणारे वाचक आहेत म्हणजे मागचे अनेक वर्ष सभासद आहेत वाचनालयांचे आठवड्याला एखाद पुस्तक वाचतात अशा लोकांच्या वाचनात पण कोसला आलेलो नाही मला असं वाटलं की आपण दोन मुद्द्यात म्हणजे त्यांनी वाचतो नाही हा भाग वेगळा पण त्यांच्या दृष्टीने ते कोसला फिक्शनमध्ये मोडतो की नाही असं नाही ते फिक्शनमध्ये मोडतं का नाही ह्याच्यावर प्रतिवादच नाही मला म्हणायचं की एक दोन वेगळ्या म्हणजे प्रकार फिक्शनमध्ये आहेत म्हणजे मी मी ज्याच्या संख्या कमी होती असा विचार केला ती फिक्शन ही कदाचित एक छोटा भाग असावी एकूण फिक्शनच्या सगळ्या साईडचा असं माझ्या डोक्यात आलं बेसिकली अच्छा किंवा लोकप्रिय विरुद्ध आणि तात्विक शिक्षण असं नाव दिलं की म्हणजे बरोबर नाही मी म्हणजे तसं म्हणता येईल की आपण म्हणजे हा एक भेट झाला पण आता एक ऑरवेलचा निकाल येतो त्याबद्दलच त्याला त्यात चार प्रेरणा नोंदवल्या आहेत तर एक आहे ती म्हणजे शिअरी गोजन त्याला म्हणजे केवळ अहमभाव म्हणजे थोडासा त्याला एक थोड निगेटिव्ह अहमभाव म्हणजे पूर्णपणे आपण वैयक्तिक दृष्टिकोन म्हणू शकतो हा हा किंवा एक कोसला म्हणा किंवा चावेगत काही प्रमाणात म्हणता येईल किंवा कोबाल्ट आहे की सौंदर्य निर्मितीची म्हणजे अर्थेटिक त्यात काही किंचित साहित्य त्यात मोडू शकेल समालोचक किंवा जे आपल्याला आवडलं ते युनो आकछाप करून एक कॉमेंट्री म्हणून सांगावं तिसरी आहे ती हिस्टॉरिकल इन्पल्स म्हणजे इतिहासाची इतिहास सांगायची किंवा ग्रँड मॅरेटिव्ह ज्यांना म्हणता येईल खुरवे मला असं वाटतं की ऍटलिस्ट पहिल्या प्रकारातलं म्हणजे म्हणतो त्या प्रकारातलं शिक्षण मराठीमध्ये भरतोय आणि त्यात पण कप्पे आहेत त्यात पण रू रू ठेवलेल्या वाटा आहेत मेंगाने आज अजून एका पुस्तक असं आपण अंतर बोलू शकतो पण मला असं वाटतं की जे इतर नंदाखऱ्यांचा एका पद सोडला किंवा ओफक्यांचा पद सोडला तर इतर पॉलिटिकल पर्पज म्हणा किंवा मा हिस्टॉरिकल म्हणा किंवा मा एस्टरिक म्हणा त्यात तुम्हाला अशी थोडी माहिती जाणवते का नाही माझ्या मते मी ज्या ह्याच्या जो मुद्दा घेतला तो हे तर फिक्षणचं एक वर्गीकरण झालं मला वाटतं की त्या फिक्शनमध्ये जी काही भूमिका आहे समजा त्या उदाहरण द्याचं झालं थोडंसं ते ऑड उदाहरण वाटेल पण ककॉल्ट नावाची कादंबरी आहे किरण नगरकरांवर ती पण म्हटली गेली तर अशी एका ऐतिहासिका घेऊन लिहिली आहे म्हणजे ऐतिहासिक मिथ्य आणि तथ्य असं मिक्स म्हटलं समजा आणि मराठीत पण अशा कादंबऱ्यांचा चिकार हे आहे म्हणजे एखादं असं पात्र पकडायचं आणि त्याच्या उपलब्ध पुराव्यांवरून एक फिक्शन गुंफवायची मराठी तर परंपरा जी। थे ना, थे, ना। त्या हां तर मला म्हणायचं की ककॉल्ड आपल्याला त्या संच ठेवता येणार नाही म्हणजे ककॉल्डचा विचार केला तर त्याच्या आतमध्ये जी त्या लेखकाची एक दृष्टी आहे की आपण त्या नैतिक दृष्टी असा एक अगदी जड शब्द वापरला तर ती पारंपरिक वाचकांच्या दृष्टीपेक्षा खूप वेगळी आहे बरोबर म्हणजे मृत्युंजय किंवा असं या सगळ्या कादंबऱ्यांमध्ये जी नैतिक दृष्टी आहे त्याच्यापेक्षा त्या रकॉल्डमधली दृष्टी वेगळी आहे जरी त्यांना जॉनर म्हणून आपल्याला त्या एका अशा विथक आणि ऐतिहासिक तथ्य यांच्या मिक्स कादंबऱ्यांमध्ये टाकायला लागलं अशा अर्थाने मला तो फरक म्हणायचा म्हणजे आपल्या स्वतःच्या भूमिकेतनं लिहिलं गेलेलं फिक्शन मराठीचं असेलच नह पण त्यातलं कोसला आणि त्यातलं समजा अजून दुसरं एखादं हे वेगळ्या ठरण्यासाठी अजून काहीतरी ता ता एक वेगळं कारण आहे म्हणजे केवळ चार त्यांचं क्लासिफिकेशन हे असं नाही असं नाही मी क्लासिफिकेशन या अर्थाला मिळतो की आपण एक क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह या अर्थात त्या अर्थी मी बघतो अंताजी ती बोलत सुद्धा यात म्हणता येईल बरं एक्झॅक्टली एक्झॅक्टली बर्फेक्ट म्हणजे ते अगदी सगळ्या ऐतिहासिक बातम्या वाचकांपर्यंत पोहचलं असेल किंवा त्यांना फारच किरकोळ वाटलं असेल नाही एक तर ते पोचलेलंच नाही आणि दुसरं म्हणजे ते ऐतिहासिक कादंबरी म्हटल्यानंतर मराठी वाचकाच्या डोळ्यासमोर जे काही येतं त्याच्यापेक्षा ते इतकं वेगळं आहे की मला हाच परत म्हणायचं आहे की अंतारीजी बखर आणि पानिपत समजा या दोघांना आपण एकाच गटात ठेवू शकतो ना किंवा त्यांना वेगळं ठेवायचं वेगळं ठेवणं बरोबर का मग काय मुद्द्यावर ते वेगळं ठरतो हो पण म्हणजे आपल्या मूळ मुद्द्यापासून थोडे भरकटल माझे उदाहरण म्हणून मी वापरतो माझा मूळ मुद्दा हाच होता की आपण ज्या अंतारीची बखर अशा पद्धतीची पुस्तकं पकडत दिसतो जी आपल्याला चॅलेंज करतायत किंवा आपल्याला थोडीशी घुसळून काढू पाहतायत तर अशा पद्धतीच्या ना ज्याला मी तात्विक फिक्शन म्हटलं की त्याच्या बाबतीत मला तो क्षीणतेचा अनुभव होता पण नंतर मला असं वाटलं की मी जर लोकप्रिय फिक्शन या क्रायटेरियानी पाहायला गेलं आणि कदाचित जर पाहिलं तर माझ्या मते जेवढे वाचणारे आहेत त्यांना पुरेसं फिक्शन निर्माण होत असेल किरण मी तुझ्याशी ना सहमत नाही आहे आपण एक एक करून सहमती असहमती मांडली सांग मी तुझ्याशी मुळातच सहमत नाही कारण मला असं वाटतं की मी बरोबर उलट काहीतरी म्हणू बघते किंवा मला असं जाणवतंय की तुझ्याला तात्विक फिक्शन किंवा आपल्याला आव्हान देणारी विचार करायला लावणारी फिक्शन म्हणते ती मराठीत पुष्कळ आहे किंवा निदान मला तरी ती पुरतीये आज या टप्प्यावरती पण ह्याच्या उलट निव्वळ चटकदार आणि जे रेसी प्रकारचं वाचन आहे जे मी हातात घेतल्यानंतर ठेवू शकत नाही कदाचित उद्या परवा मला ते आठवणार नाही पण जे मला भाषेमुळे किंवा घटनांमुळे किंवा निव्वळ क्राफ्टमुळे पकडून ठेवतं अशा प्रकारचं लेखन मला मराठीत मिळत नाही अशी माझी तक्रार आणि मला ते दोन्ही प्रकारचं लेखन आवश्यक वाटत मी फक्त प्रकारचं वाचून जगू नहीं शकत मला चटकदारेळ पुरी पण खायला आवडते आणि मला नीट चौरस आहार पण आवडतो पण मला नाही मिळत आणि तू जे मिळतं असं म्हणतो आहे त्याच्याबरोबर उलट मला वाटत मी त्या सगळ्या सरासरी वाचकांसोबत पकडू शकेल का हाही मला प्रश्न पडतो पण ठीक आहे मी तो मुद्दा येतो हा नंदन सांगितलं हो नाही मला पण तेच कळत होतं की मेघना ते वृंदा करीकरांचे एक उदाहरण उपमहात होते की म्हणजे एकंदरीत जो आपण एखाद्या भाषेतला साहित्य व्यवहार पाहतो तर तो एका जगनाप्रमाणे पण कल्पना केली पाहिजे कि ज्या जसे महावृक्ष असतात असामान्य मोठे मोठे मोठे मोठी झाडे असतात अगदी कोणाच्या खिचगणीत असले सुद्धा फारशी लेखन वैशिष्ट्यपूर्ण असलेली झाडं सुद्धा असतात त्यांनी मिळून जंगल तयार होत झाडात खुटी कशी असत मला एक असं वाटत कि नंदा खऱ्यां खरें, खऱ्यांची म्हणा किंवा हिंदू म्हणा किंवा सात पाटील कुड वृत्तांत म्हणा हे पुरेस सा, तात्विक साहित्य म्हणतो ते मिळत आहे पण मेघना माहिती त्याप्रमाणे असं केवळ भाषेत होती किंवा केवळ कुठल्याही अभिषेशिवाय असलेलं फक्त प्युअर फिक्षण कमी झालं असं माहिती असं उदाहरण काय खादर म्हणजे आधी जे तुम्हाला वाटतं अशा याच्यात बसेल म्हणजे वाटतं हो शोध बसेल पण शोधमध्ये मला मुळात अनेक गोष्टींबद्दल प्रॉब्लेम आहे की ती क्राफ्ट पण पुरेशी म्हणून पण ती पुरेशी नव्हती हां हां ऋषिकेश गुप्तांच्या कादंबरीचं उदाहरण घेता येईल आपल्याला तर दंशकाल नावाची जी कादंबरी कोणाच्या ऋषिकेश गुप्ते बरोबर दंशकाल वाचताना मला फार मजा आली म्हणजे संपला नर मैं कहीं बाबी टीका मैं गोषी पटिया नहीं क्या तक्री होने पर पुस्तक चालू के संपेपर्यतू शक पूर्णपने खेचली गर्चा कर पुस्तक मी वीकड़ा मोजक पुस्तकपैकी एक मेरा पूर्वी हो पूर्वी फार सापेक्ष कदाचित माझ्या जन्माच्या आधीपासून काही वर्ष लिहिली जात असलेली फिक्शन मला उपलब्ध असल्यामुळे असेल किंवा कदाचित खरंच जास्त फिक्षण मराठीत लिहिली जात असल्यामुळे असेल पण मला अशा प्रकारच्या पुस्तकांचा तुटवडा आता आतापर्यंत जाणवत नव्हता जो आता मला जाणवतो नाही थोडा वेगळा मुद्दा म्हणतो थोडं उदाहरण देशा फिक्शनचं नाही मला योजना जसं आपण एक कधी कधी आपण वाचक म्हणून निभर होत चाललंय असं पण कधी कधी असू शकतात कि फार वेगवेगळ्या वाचल्यामुळे म्हणा किंवा मराठीतलं किंवा इंग्लिशमधलं वाचल्यामुळे म्हणा असं होऊ शकतं कि हा म्हणजे ठीक है तर मला पुढे काय घडणार किंवा एकंदरीत घाट काय आहे किंवा भाषिक प्रयोग काय आहे त्याचा अंदाज येतोय पुढे असं असून सुद्धा त्याला मुख्यधार्यातलं खेळून ठेवणारं शिक्षण म्हणावं असं इंग्लिशमध्ये बरंच आहे त्या तुलनेने इंग्रजी मराठी तुलना हा मुद्दा वेगळा घेऊ पण मराठीमध्ये कमी होत सर हे मला जाणवतं आणि कदाचित वयाचा भाग असेल किंवा ते वाचायचं होतं त्या वयामध्ये ते वाचून झालं हा भाग असेल पण एकंदरीत तसं पट्टन नाव घ्यावं गेल्या दहा वर्षामधलं की हिंदू सोडा किंवा खऱ्यांची सोडा त्या व्यतिरिक्त एखादं पुस्तक घेतलं त्याने पाठवून टाकलं आणि काय म्हणणं मला या या प्रकारातली एक उदाहरण आठवायचं झालं तर त्याला मला पटकन आठवलेलं उदाहरण म्हणजे शाळा कि त्याच्या पण ही तक्रार जास्त आहे की गेल्या वीस वर्षात सुरुवातीचे सुभाष शिरवळकर आणि कायमचे बाबा कदम झाले नाहीत आणि दुःखद होतो म्हणजे आधी जसं तुम्बारखे खोट पूर्वीच्या काळात यातलं म्हणताय अगदी वाचनीय शिक्षण होत असं हा म्हणजे मुळात म्हणजे आपल्याला ते समजा असं फिक्षणचे क्लास करायचे झाले म्हणजे गट तरी सुद्धा आधी ते नीट त्याची व्याख्या करून घ्यावी लागेल ला आणि मी जो मुद्दा मांडलाय तो कदाचित थोडासा माझा गणल्यार का मला की तात्विक शिक्षण आणि लोकप्रिय फिक्षणाचा मी माझ्या पण टिपणा तो मुद्दा आणला होता मला फार सब्जेक्टिव्हली वाटतं एकूण जे घटलंय त्याच्याबद्दल पण इन जनरलच शिक्षणला तो मुद्दा लागू होत असेल एक एक त्याच्यामध्ये अजूनच भाग असा आहे की ज्याला आपण लोकप्रिय म्हणतो किंवा वाचनीय फिक्षण किंवा इंग्लिश शब्द वापरायचं पल्स फिक्षण आपण जे म्हणतो त्याच्या वाचकाकडे आपण बघितलं तर तो वाचक बेसिकली हा एस्केपिस्ट प्रकारचा वाच आहे त्याला काहीतरी नाही त्याला गाडीच्या रेल्वेच्या प्रवासात वाचायला काहीतरी पाहिजे किंवा ह्या कुठुळा म्हणून वाचा... तो वाचक आहे आणि परत मी आ... कदाचित त्या मूळ मुद्द्याकडे येतो की त्या विरंगुळा म्हणून वाचणाऱ्या जो वाचक आहे त्याला विरंगुळा म्हणून अचानक वेगळी साधनं उपलब्ध झाली आणि तुलनेनी वाचण्यासारखी जी कठीण गोष्ट असते की एक पुस्तक घ्या ते डोळ्यासमोर धरा गाडी हलकी या स्वरूपाचं जे हे होतं लागला हो हो मात्र मुद्दा आहे म्हणजे हा मुद्दा अगदी युतीच आहे पण त्या म्हणजे हे बदल घडण्यापूर्वी सुद्धा एकंदरीत मराठीमध्ये त्या स्वरूपाचं शिक्षण थोडं कमी होतं किंवा जी ऐक्यू माहिती हिंदीमध्ये उदाहरणार्थ असं वागणं खूप मोठं रेल्वेमध्ये वाचायचं तसं त्या प्रकारच्या वागण्याला प्रतिष्ठान होती एक परस्पराशी कारण होत मराठीमध्ये आणि जोपर्यंत जेव्हा हा नवीन वाचक वर्ग मराठीमध्ये यायला लागला त्याच वेळेला मला इतर सगळे पर्याय जे आपण तू म्हणा उपलब्ध झाले म्हणजे केबल टी व्ही म्हणा आता तर स्पोर्त एक मुद्दा आदित्य जो मुद्दा आहे तो सगळे विरंगुळ्यासाठी वापतात ना पण म्हणजे कुठचे वाचक विरंगुवान नाही म्हणून दुसऱ्या गाण्यासाठी वापतात त्याच्यात पण प्रती असतात असं मला वाटत की जरी हा म्हणजे जर श्याम मनोहरांचं एखादं पुस्तक उचलून वाचायचं झालं तर दोन प्रकारचे वाचक असतील एक विरंगुळा म्हणून वाचणारा वाचक असेल तर म्हणेल की हड मी माझ्या डोक्याला एवढा ताप देऊ इच्छित नाही काय बोर लिहितो या माणूस दुसऱ्या प्रकारचा वाचक असेल तो कदाचित त्याच्या डोक्याला थोडा शॉर्ट लागला तरी तो सहन करेन पण या माणसाला काय म्हणायचंय ते समजून घ्यायचा प्रयत्न करेन तर दोघांनाही विरंगुळा हवाय पण त्यात फरक आहे एखादी मुलं लगोरी खेळतात काही मुलं चेस खेळतात असंच फरक झाला <laughs> हाँ, हाँ, प्रती, प्रती प्रत म्हणण्याच्या पेक्षा मी त्याला त्याच्यात थोडा लेटेस्ट वास देऊ शकेल आपण असं नाही की वाचकाकडून जी गुंतवणूक कमी असते ती कमी जास्त बरोबर तुमची काही मागणी असते वाचाकडनं की ती कमी जास्त ठरवू शकते तर असं साहित्य जे कमी मागणी तुमच्याकडनं करत तसं तुमच्याकडून पण प्रचंड इन्व्हॉल्वमेंट मागणारं साहित्य असू शकतो बरोबर बरोबर आणि अजून नंदनला पाठिंबा द्यायचा आहे मला एका बाबतीत की मराठीत मुळातच या प्रकारचं साहित्य कमी होत आहे मला अगदीच मान्य आहे उदाहरणार्थ श्रंगारिका नावाचा प्रकार मराठीत जवळजवळ नाहीच आहे हो आणि पंकजनी तो अंकांचा मुद्दा पण त्याच्या चर्चेत चांगला आणला पूर्वी जॉनरमधले अनेक अंक बसस्टँड आणि अशा ठिकाणी प्रचंड संख्येने दिसून यायचे आणि आता ते गायब होत नाही आणि मला वाटतं तो मुद्दा मांडला होता मागे की हाच म्हणजे तो पण आपल्याच वेळाचा आणि तो पण म्हणजे ऐंशी आणि नव्वदच्या दशकामध्ये तेव्हा बरोबर तेव्हा त्याला ते उपलब्ध साहित्य होतं म्हणजे त्याच्यात फार कमी डिमांड असा त्याच्या वाचनाकडनं ते प्लॅटफॉर्म वरती फक्त किंवा जवळजवळ नव्वद टक्के हिंदी मध्ये उपलब्ध होत एखाद एखादा तुला अंक वाचायचं किंवा मा, माफी वाचायचं असेल तर तो हा एक मुद्दा म्हणजे एकंदरीतच म्हणजे हा मला सगळ्या तीन चार गोष्टींचा परिपाक आहे की बदलाचा वेग नववादीतली खुली व्यता व्यवस्था मराठीमध्ये एक एक म्हणजे तुच्छपणे तुच्छ दृष्टिकोन अशा लेखना आणि कदाचित वितरण व्यवस्था म्हणता येईल इथपर्यंत म्हणजे मुंबई पुण्याबाहेर न पोहोचले साहित्य आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा माध्यम स्फोट झाला तो तेव्हा हा जो, जो पोटेन्शियल भाषेत वर्ग होता त्याला मराठीत कुठल्याही कथाचं शिक्षण मिळण्याच्याऐवजी इतर सगळे पर्याय प्रचंनात उपलब्ध झाले सो आय थिंक आय थिंक आपल्या पुढच्या क्षेत्रात आपण जास्त जाऊ शकू या सगळ्या गोष्टींबाबत म्हणजे कारणचा आणि याचा पण आपला या पहिल्या ह्याच्यातला शेवटचा मुद्दा घेऊया की समजा हे मराठीच्या फिक्षणच्या बाबतीत जे काही होत आहे ते किती चांगलं किंवा वाईट होतं जे काढून पाहायचं झालं तर कुठल्या बाकी भाषेकडे पाहावं अशा अर्थाने एकूण महा चर्चेतनं मला आता असं वाटतं की कमी होतीये फिक्शन किंवा नाही याच्याच बाबतीत आधी अंदाज यायची गरज आहे कमी होती असं नक्की म्हणण्यापेक्षा पण जनरली एक अशी पद्धत आहे की तुम्ही तुमचं भाषे म्हणजे कुठल्याही गोष्टीला काढून पाहता दुसऱ्या एखाद्या उदाहरणाशी तसं मग मराठीतल्या शिक्षणला कुठल्या शिक्षणशी लावून पहावं हे कळालं तिची आवडत बरी होती का वाईट होती तर आपले पण मुद्दे आले होते की एकतर इंग्रजी आणि दुसरं म्हणजे दुसरी खाली भारतीय भाषा असतं उदाहरणार्थ कन्नड तर मला स्वतःला असं वाटतं की इंग्रजीसोबत तुलना आणि तेवढी बरोबर काय मत आहेत बाकी ज्यांची mm. नंद नाही त्याचं पृथ्वी दत्त शोभी नावाच्या एका कन्नड अभ्यासकांची अध्यापकांची बऱ्यापैकी जाणकार आणि सक्रिय म्हणता येईल अशा वाचकांशी थोडं बोलायचा प्रयत्न केला याबद्दल पण त्यांचं म्हणणं स्पष्टपणे असं पडलं की फिक्शन अजिबात कमी होत नाही उलट पूर्वी वाचक पियाचा तो साधारणपणे युनिव्हर्सिटी टाउन्स मध्ये असायचा पण आता हळूहळू ते केंद्र ग्रामीण भागाकडे सरकत आणि त्यांना वाचनाची प्रचंड भूक आहे ते फिक्शन नॉन फिक्शन सगळ्यात वाटतात होय होय होय तसंच लेखकांबद्दल पण ते म्हणतात की उदाहरणार्थ उत्तर कर्नाटक भागातून मोठे लेखक आल्याची परंपरा अशी कन्नडमध्ये नव्हती पण आता तेही केंद्र हळूहळू तिकडे सरकते गुलबर्बा बिदर विजापूर अशा भागातून अतिशय महत्वाचे लेखक पुढे आले वसुदेव सारखे आणि ते फार इंटरेस्टिंग फिक्शन लिहत आहेत आणि ती फिक्शन विकली पण जाते म्हणजे प्रकाशात चटकन पुस्तक उचलतात आणि वाचकांच्या त्याच्यावरती उड्या पडतात इनफॅक्ट त्यांचं म्हणणं असं की गेल्या तीस एक वर्षातल्या कन्नड साहित्याबद्दल जर कुणाला खरंच जाणून घ्यायचं असेल तर त्याला किमान शंभर एक तरी महत्वाची फिक्शन पुस्तकं वाचल्याशिवाय त्याला नक्की काय चाललंय ते जाणून घेता येणार नाही म्हणजे ही संख्या आहे त्यांच्या मते चांगल्या फिक्शनची कन्नडमधल्या त्यामुळे त्यांच्या मते फिक्शन कमी होते असं अजिबातच नाहीये निदान कन्नडच्या बाबतीत कन्नडच्या बाबतीत पहिला जो प्रश्न की इंग्रजीसोबत काढून पाहावं का मराठीतल्या फिक्शनला त्याबाबत काय वाटतं तुला एक थोडी पुरवणी जोडायची होती लिंगाच्या की अ ज्ञानपेक्षा पुरस्कारामध्ये कर्नाटकला सर्वाधिक पुरस्कार मिळाले आतापर्यंत तर त्यामाग ते कारण जेव्हा असं कोण कर्नाटकांना विचारलं होतं तर त्यांनी कारण दिलं होतं की म्हणजे कर्नाटक हे असंच वेगवेगळ्या राज्यां वेगवेगळ्या भौगोलिक उपविभागांचे मिळून बनलेलं राज्य तर कर्नाटक अर्थात थोडफार मराठी प्रभावाखाली आहे कन्नडला ज्ञानपीठ पुरस्कार का मिळाले जास्त जेव्हा ठिकला गेला होता त्या बाबतीत कानाडांचं मत असं कळलं की कर्नाटक मुळात हे राज्य जास्त वेगवेगळ्या भौगोलिक विभागांनी बनलेले आणि तिथे निजामात निजामात प्रभाव असणारे लोक आहेत तेथे महाराष्ट्रात प्रभाव असणारे लोक आले कोकणी डोळू या वेगळ्या भाषा आहेत त्या भाषिक परंपरा त्यांनी सामावून घेतल्या आणि अर्थात मैसूरची ही परंपरा होती नेरूळ कासारपूर हा प्रभाग होता दरादेंद्रे म्हणा किंवा होकाफ म्हणा हे किंवा अजून एक मराठी भाषक होते त्यांचं नाव आता विचारलं या वेगळ्या उपप्रवाहांना सामावून घेतल्यामुळे एक सशक्त शिक्षण साहित्य परंपरा तयार झाली कन्नडमध्ये तर त्यांचा एक आलं होतं तर हे मला काही फार वेगळे वाटतात मी महाराष्ट्राच्या एकंदरीत भौगोलिक बरोबरात राईट तर आपण ज्या एखाद्या भारतीय भाषेशी तेव्हा मराठ म्हणजे महाराष्ट्र कोकण आहे पश्चिम महाराष्ट्र नाही आधी आपण सगळ्यांचा मुद्दा घेऊया याच्यावरती मग आपण त्याच्याकडे जाऊया आदित्य हा सर मी नंदनच्या प्रश्नाला उत्तर देणार होते पण आधी तुझ्या मुळात कन्नड सोबत तर तुलनेबाबत असं काही म्हणणं नाही कुठलीही उदाहरण म्हणून मी कन्नड घेतलंय भारतीय भाषेबरोबरची तुलना योग्य आहे पण त्याच्यामध्ये असा हे होतो की त्याच्यामध्ये असा मराठीच्या मराठीशी तुलनेबाबत त्याच्यामध्ये असा विषय असतो की मराठी वाचन जो आहे तो प्रामुख्याने शहर केंद्रीय आहेत तर तशीच परिस्थिती कन्नडमध्ये आहे का जर तसं असेल तर ती तुलना योग्य ठरेल मला उदर माहिती म्हणून मी काय विचार केला होता की अशी राज्य निवडली ज्यात शहरीकरण किंवा आधुनिक अर्थव्यवस्था या गोष्टी महाराष्ट्राशी मिळत्याच म्हणून मी कन्नड तामिळ या उदाहरणांचा विचार केला कारण बंगालचा विचार करता येणार कारण माझ्या मते तेच वेगळे ठरेल की त्यांचं कॉम्पोजिशन जे आहे त्या राज्याचं वगैरे आणि आपल्यालाही माहितच नाहीये त्या भाषांबद्दल कारण एक मुद्दा आय थिंक मेघनाने का कोणतरी आधी एका चर्चेत म्हणजे की आपल्यालाही फार अन्य भारतीय भाषा येत नसतं अनेकदा एवढी इंग्रजीत सहज येत असते त्याच्यामुळे फार आपल्यालाही काही हो। पण आदित्यच्या प्रश्नाचं उत्तर वाटतं मेघनाने जणच त्यांचा हो, हो, हो। आवश्यक हो। हो। वर्ग जो आहे तो शहराबाहेर विसरला आहे त्यांचा मुद्दा विस्तार आपलं परसेप्शन असावं हा मेघनाने मुद्दा काही इनफैक्ट मराठी प्रकाशक है कि मराठी शहर पुस्तक होती हलूह भागाक सरकली है वाचना की चव ही बदलत गतिस्माना जी करोड़े दोन करोड़ अभी खरे रक्कम आली आहे ना कुठे साहित्य संमेलनाला मला वाटतं त्यात ग्रामीण डिमांडचा चांगलाच भाग असावा कारण त्यांना जी संधी मिळत नाहीये पुस्तकं त्यांच्यापर्यंत पोहचाय ती जी मिळाली तर ना काही वर्षात एकदा ती त्यांनी वापरली असावी तुला पण शहरीकरण दोन्ही राज्यांमध्ये बऱ्यापैकी सारखंच आहे म्हणजे कर्नाटक महाराष्ट्र तामिळनाडू मला वाटलं की तुलनेला ऍटलीस्ट किमान एक लॉजिकल बेसिस आहे खरोखर वाचक कुठणं येतात हे म्हणजे आपल्याला डिटेल्स पण पण मला भारतीय भाषेबद्दल हे ठीकच आहे आणि कदाचित कन्नडकडून आपल्याला थोडी माहिती मिळाली पण मला इंग्रजीशी तुलना करणं फार महत्वाचं वाटतं अशा अर्थाने की एक तर ती जागतिक भाषा आहे आणि तिच्यात अनेक भाषांमधून भाषांतरित होणारी पुस्तकं ही सतत येत असतात त्यामुळे तिकडे जे काही घडतंय ते कदाचित ती आपण आघाडी मानली तर त्या तुलनेत मराठीत काय चाललंय हे बघण्यात मला रस आहे जरी मराठीत तितकंच त्या स्केल वरती होणार नाही हे आपण मान्य केलं तरी पण मला हे तपासून बघायची उत्सुकता आहे आदित्य आणि नंदन यांच्याकरता विशेष प्रश्न आहे की तुमचं काय मत आहे उदाहरण न्यूयॉर्क टाइम्सची जी यादी दहा बेस्ट पुस्तक ती फार लोकप्रिय पण त्या पलीकडे जाऊन केवळ दोन हजार एकोणीस मध्ये प्रकाशित झालेल्या शंभर बेस्ट पुस्तकांची यादी किंवा उल्लेखनीय या पुस्तकांची यादी ही मला वाटतं म्हणजे हा लेखक पुरेसा निदर्शक आहे कि स्केल किती मोठी आहे तुम्हाला शंभर पुस्तकं महत्वाची वाटतात वर्षात वा प्रसिद्ध झालेली त्याचा अर्थ तुमचा संशय पाचशे ते हजार असावा उल्लेखनीय पुस्तकांचा आणि त्यात एक अगदीच म्हणजे थोडस आपण मागे वाचकांचं वगैरे आपण चर्चा केली तर एक पुस्तक एका एक कादंबरी आहे हजार एक मनाची आणि त्यात एकच वाक्य आहे म्हणजे पूर्णराम फ्रीम ऑफ पूर्णराम सोडा परिच्छ पण नाही येत मला एकदम नामुष्कीचे सोबत झाली पठारेंच्या रंगनाथ पठारी म्हणजे मला सांगितलं की म्हणजे अशा प्रकारचं विधित हे तुमच्याकडनं प्रचंड गुंतवणूक अपेक्षित आहे माशाकडनं अशा प्रकारचं पुस्तक पण जास्त लोकप्रिय होतं त्यांच्या बुकच्या शॉर्टलिस्टमध्ये होत पण बुक टेस्टामेंट अजून या पुस्तकाला मिळालं विवाह गुंतीला तर अशा पुस्तक पुस्तकं म्हणून किंवा अगदी म्हणजे झाला ता तर चेन्नई घडलं त्यावर आधारित पुस्तक आणि त्याचा अर्थ मला वाटतं एच पी वरती मालिका ते हा तर ती म्हणजे ते पुस्तक या वर्षाच्या दहा लेखनी पुस्तकामध्ये होत आणि त्या व्यतिरिक्त तसं म्हणजे हे मुद्द्या थोडं रिपीट होतात पण म्हणजे अगदी प्रत्यक्ष हेरगिरीचे अनुभव असणाऱ्या लेखकाचे लेखकाच लेखकाचे कथा संदर्भ किंवा नेटिव्ह अमेरिकन किंवा एल जी बी टीक्यू किंवा अमेरिकन सगळे संदर्भ असणारी फेमिसात आलेली कादंबरी गर्ल विमन फदर्स वगैरे किंवा जला सायफाय सॉरी Uh, uh, uh, uh, क्लायमेट चेंज तयार घेणार शिक्षण म्हणता येईल थोडंफार अमिताभू शक तशी एखादी कालबरी असं uh, अशा वेगवेगळ्या uh, चॅलेंजिंग किंवा वेगवेगळ्या कृषांना कबीत घेणारी पुस्तकं केवळ हो याच वर्षामध्ये आलेली आहेत तर मग असं त्यादृष्टीने एक आपलं जरी खुजे पण मान्य केलं तरी अगदी भयानक वैविध्य म्हणजे मला वाटतं ते सगळ्यात मूल्यगणज निर्माण करणारच होणार ना, ना म्हणजे तुम्ही एका जागतिक मला दुसरं असं वाटतं की इंग्रजीतही वाचनाचा क्रायसिस निर्माण होऊ शकत असतो कारण इंग्रजीत सिरीज पण तेवढ्याच वेगाने येतात पण काय म्हणणे हा माझ माझ्यामध्ये नंद एका मुद्द्याला जोडून असं आहे म्हणणं आहे की इंग्रजी मधली फिक्षण आपण जर बघितली तर आणि त्याच्यात त्याचे लेखक बघितले तर त्या लेखकांपैकी पन्नास पेक्षा जास्त टक्के लेखकांची प्रथम भाषा ही इंग्रजी नसते mm. इंग्रजी त्यांची प्रथम भाषा काहीतरी वेगळीच असते आणि त्यांना इंग्रजी ही येत असते आणि हे इंग्रजी जागतिक भाषा असल्यामुळे अर्थातच होत होत त्याचा त्याचा वैविध्यावर प्रचंड मोठा परिणाम होतो तु, तु, कि तुमच्याकडे एखादा आफ्रिकन लेखक आला किंवा एक जपानी लेखन जो युके मध्ये स्थायिक झालेला आहे त्यांनी काही लिहिलं तर ह्या अशामधनं अर्थातच म्हणजे दृष्टिकोनांचं वैविध्य प्रक्रिया ही त्या अर्थाने सुलभ होते आणि त्याच्यामुळे ते, ते, ते वैविध्य आपल्याला प्रचंड मोठ्या प्रमाणावर वैविध्यची रेलचेल दिसते तसं मराठीत होत नाही की मराठी प्रथम भाषा नसलेले आणि मराठीत लिहिणारे एकच नाव मला आठ महाबळेश्वर सही ज्यांची मातृभाषा कोकणी आहे आणि त्यांनी मराठीतही लिहिलेले पण ते वगळता दुसरं उदाहरण मला आठवलं म्हणजे शंकर सावडा हे म्हणता येईल पण ते अगदीच म्हणजे पूर्णच मराठी होऊन गेलेली असत किंवा बोरकर किंवा म्हणतात नाही म्हणजे हा उदाहरण असं घ्यावं लागेल की जे बालपणापासून जी भाषा बोलायला शिकले ती वेगळी होती पण नंतर त्यांना त्यांच्या विद्यार्थी जशेत किंवा उपजीविकेमुळे मराठी शिकायला लागली असे अनेक नायजेरियन वगैरे लेखक असतात जे अमेरिकेत लिहितात आणि मग तिथून ते इंग्रजी लिहायला लागतात राईट पुस्तक नोंदवून ठेवतं ते फॉर्न सुरेख आहे आणि ते वीरा जेकद नावाच्या भारतीय वंशाच्या लेखिकेने लिहिलेले आणि ते ग्राफिक नॉवेल आहे त्यात म्हणजे मुलांना वाहता येणारे अनुभव आणि तुम्ही जेव्हा फ्रेंड्स असता आणि त्याचा फॉर्म सुद्धा फार वेग आहे म्हणजे तसं पण मराठीमध्ये हो आपल्याला नॉट जस्ट बॅकग्राऊंड पण एक एक्सप्रेशन फॉर्म मध्ये होत त्या दृष्टीने पण वेगळी आणि अजून एक मुद्दा असा होता की इंग्रजीमध्येही वाचनाचा क्रायसिस असतो का तर असतो आणि त्याच्यावर बरीच रडारड होत असते की हे झालं बॅन ब्राऊनचं नुकतच आलेलं एक पुस्तक होतं आय थिंक ओरिजिन्स वाटत तर ते जेव्हा पुस्तक आलं तर त्यावेळेला ज्या एक प्रमुख वृत्तपत्रांच्या समीक्षा आपण बघितल्या किंवा समीक्षा नको म्हणायला पुस्तक परीच आहे किंवा आगमनाची वार्ता पद्धतीच्या हो आज सगळीकडे वाचन घटताना दिसत आहे आणि अशामध्ये अशा या पैकी गोष्टींची गरज आहे तरच ते तगेल आणि घेते तर क्रायसिस तिथेही असतो तरुण लहान मुलं तरुण मुलं वाचत नाहीत हा तीही तक्रार होती हॅरी पॉटरनी ती हे बदलली वगैरे वगैरे असं हे त्या लाटा तिथेही येत असत त्याची स्केल अर्थातच नाही सुनामी आणि लाट या लेवलची असू शकेल पण हे क्रायसिस तिथेही असतं नाही आदित्य जो आधी मुद्दा मांडला कॉन्स्टिट्युशनचा तो माझ्या मते अख्या जगाला लागू ना मनुष्याकडे चोवीस तासच आहे आणि त्याच्या विरंगुळ्याच्या वेळात त्याच्या जर चॉईस वाढल्या असतील तर आपोआपच वाचनाची स्पेस घडली असेल कुठल्याही भाषेत ते होणार कारण नेटफ्लिक्स वगैरे हे सगळीकडेच अव्हेलेबल झालेलं राईट मला वाटतं आपण आता पुढच्या मुद्द्यांकडे जाण्यापूर्वी आवर्त घ्यावं आणि एक थोडा ब्रेक घेऊन पुढच्या पहिला हो तेच म्हणजे काही आपल्याला एक जस्ट कन्क्लुडिंग काही मांडायचं असेल तर आपण एकूणच हे पहिलं दिसून फारच चांगलं झालेलं आहे माझ्या मध्ये म्हणजे त्यात बरेच गोष्टी आधी त्याची पूर्वपीठिका पण थोडी आलेली आपापलं म्हणणं पण आलंय उदाहरणं आली आहेत अनेक त्याच्यामुळे फक्त ते आपल्या माझ्या अपेक्षित कालमर्यादेपेक्षा खूपच जास्त झालं हां ते ठीक आहे पण वाटत आपण तसे पहिल्या भागातले मुद्दे होते त्याची पूर्वपीठिका आपण देऊ शकलो पुढच्या काळातलं तरी बर बाकी आहे असंही झालेलं आहे मला मराठीत महत्वाचं झालं होय होय महत्वाच्या पुस्तकांबद्दल बोलण्यात फारच मजा येणारे असं वाटतंय पण ते ह्या सेशन मध्ये न करता आपण त्याच्याकरता थांबूया आणि म्हणजे आपण पहिलं आता सेशन केलं त्या साधारणपणे काय म्हणून आपण सुरुवात केली आणि त्यानंतर फिक्शनमध्ये खरंच प्रकार आहेत का कुठल्या प्रकारची फिक्शन कमी जास्त होती याच्यावर थोडी आपण चर्चा केलेली आणि हे फक्त मराठीलाच लागू आहे का, आहे का, का बाकी भारतीय भाषा का अगदी इंग्रजीमध्येही वाचनाचा क्रायसिस होतो याच्याबद्दल आता चौघांनी काही ना काही वेगळी मतं व्यक्त केली होती आपण आता पहिलं सेशन इथं थांबवूया थँक्यू येस